श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिगण्य वासुदेवांद वासु सरस्वती सर्वे ना अध्याय श्री वेद गुरुदत्तातीपक म्हणाले गुरुंचे वचन ऐकून राजाने श्री दत्तात्रेयांना वंदन करून आदराने विचारले अभ्यासाचे गुण आणि दोष सर्व सांगावेत म्हणजे अभ्यास निर्दोष घडेल त्याचे वचन ऐकून श्री दत्त म्हणाले राजा लक्षदेव नाईक दोषांचे निरूपण करतो गुणदोष जाणून घेऊन योगाभ्यास केल्याने खात्रीने सिद्धी मिळते हा विश्वास धरावा पीडाभोगत असलेला भूक लागलेला चित्त व्याकुळ असलेला क्रोधभराने व्याप्त असलेला किंवा अशांत असलेला अशा व्यक्तीने अभ्यास केल्याने चित्ताला शांती येत नाही तेव्हा हे दोष काढून टाकून अभ्यास करावा जवळ दुर्जन असता अभ्यास करू नये त्यामुळे दारुण बिघ्न येते यासाठी दुर्जन वर्जावा अतिशय थंड उष्ण अथवा अतिवृष्टीची वेळ टाळावी अतिशय वारा उठलेला असता किंवा पुढच्या संकटाची चाहूल लागली असता चित्त अभ्यासाला लावू नये त्यामुळे ध्यानात व्यत्य येईल नदीच्या तीरावर स्मशानात किंवा वठलेल्या वृक्षाखाली अभ्यास केल्यास अनर्थ आडोसा नसता उघड्या जागेवर तप केल्यास खात्रीने विघ्न येते हे लक्षात ठेवावे याकडे दुर्लक्ष करून मुद्दाम अशा ठिकाणी बसून जो मूढ व्यक्ती अभ्यास करील त्याच्यावर संकट ओढवेल त्याची स्मृती लोप पावेल आणि बधीरपणा येईल अथवा तो मुखा किंवा आंधळा होईल किंवा त्याला जडपणा येईल उचकी श्वास उठेल वायू होईल किंवा कफपित्तांचा क्षोभ होईल त्यावर अलर्काने विचारले जरी मूर्खपणाने दोष केले असतील व त्यामुळे विघ्न आले असेल तर त्या दोषांवर काय उपाय करावा की ज्या योगे दोष दूर होतील व तत्काळ आरोग्य प्राप्त होईल असा उपाय सांगावा की ज्याने संकट दूर होईल असे म्हणून राजाने श्री गुरुचे पाय धरले अलर्काची विनंती ऐकून श्रीगुरु त्याला प्रेमाभराणे म्हणाले राजा एकाग्र चित्ताने एक। योगी भरत्या ठिकाणी बसून अभ्यास करीत असेल आणि त्यामुळे दोष निर्माण झाले असतील तर पुढील उपाय करावा अर्धा पावशेर साळीचे तांदूळ घेऊन ते सहा पट पाण्यात घालून मनदाग्नीवर शिजवावेत याला यवागू असे म्हणतात योग्यांनी याचे सेवन केल्याने सर्व दोष जातात असे यवागूचे वैद्यकशास्त्रात योग्य निरूपण केले आहे हे उत्तम साधन असून प्रत्येकाला वेगवेगळे अनुपान आहे आपल्या बुद्धीचा उपयोग करून अनुपान केल्यास यवागु सेवनाने दोषांचा उपशम होईल उष्णयवागुत तूप घालून ते प्राशन करावे ते पिऊन आपल्या दोषाकडे लक्ष ठेवून स्वस्त बसावे त्याने दोषाचे शमन होईल ज्या ठिकाणी वात आदी दोष आहेत त्या ठिकाणी चित्त एकाग्र करावे अशा चिंतनाने वात वातादि दोष जातील जर अंगात कंप असेल तर यवागू चित्तात पर्वत राहावे त्याने कंप नाहीसा होईल दोषामुळे ऐकू येत नसेल तर चित्त कानावर लावावे मग बहिरेपणा जाईल ऐकू येईल जर बोलता येत नसेल तर बोलण्याकडे चित्त लावल्याने मुकपणा जाऊन वाणी येईल जन्मापासूनचे दोष जात नाहीत परंतु अभ्यासामुळे निर्माण झालेले दोष निशेष जातील आपल्या दोषाचे स्थान अचूकपणे ओळखून यवा गू पिऊन त्या ठिकाणी मन लावावे अशी धारणा केल्याने दोष सर्वस्वी जाईल शरीरात दाह होत असेल तर शीत चिंता करावी देहात शीत झाल्यास सूर्य ध्यान केल्याने शीतपणाचा निराश होतो व शरीरात उष्णता येते वाताग्नि ध्यान केल्याने भूत पळून जातात आणि ध्यावा पृथ्वीचे ध्यान केल्याने विघ्न बारात वाटांनी होते। जर लक्ष चुकून भलतीकडे प्राण गेला किंवा काही केल्या ब्रम्हरंद्रातून उतरला नाही तर ह्या दोषाचा परिहार स्वतःचा स्वतः करता येत नाही तो दोष तसाच राहणेही इष्ट नाही अशा अशावेळी जो माणूस जवळ असेल त्याने प्राण ठिकाणावर येण्यासाठी हे धोरण ठेवून प्रयत्न करावा स्निग्ध द्रवाने टाळूचे मर्दन करावे आणि टाळूवर काष्ट ठेवून काष्टाने असे हळूहळू ताडण केल्याने प्राण तत्काळ उतरतो व्याकुळ होत नाही या उपायाने निर्बल होत नाही किंवा गळ्याच्या दोन्ही भागांना स्निग्ध द्रव्याचे लेपन करून योग्याचे मर्दन केल्याने प्राण जाग्यावर येतो किंवा पोंगी घेऊन उजव्या कानाजवळ हळूहळू वाजवल्याने प्राण आपल्या स्थानी येतो हे शरीर मलिन असले तरी ते मोक्षाचे द्वार आहे योगीश्वर त्याच्या रक्षणाला सादर राहतात जरी हे शरीर नश्वर असले तरी ते निश्चल परातपर त्याच्या प्राप्तीचे एकमेव साधन आहे योग यागाधिक करणे किंवा श्रवण करणे असेल तर ह्या मानव शरीराशिवाय दुसरे चांगले साधन नाही असे हे शरीर नीट सांभाळून आवडीने अभ्यास करावा मग वेगवेगळ्या जाऊन शरीरात आरोग्य येते विष्टा व मूत्र ह्यांचे प्रमाण कमी होते अंगाला सुगंध येतो व दृष्टी स्वच्छ होते सिद्धीचे हे पहिले लक्षण आहे शरीर क्रुश होते अंतरात आनंद होतो अंगावर कांती येते हे सिद्धीचे दुसरे लक्षण शीतोषणाचा त्रास होत नाही वनात भीती वाटत नाही व स्थिती दृढ होते हे सिद्धीचे तिसरे लक्षण योगसिद्धी होऊ लागता उपसर्ग म्हणजे अडथळे येऊ लागतात मग योगी अभ्यासाचा त्याग करतो व सिद्धींच्या मागे लागतो जर तो सिद्धीकडे जाईल तर योगापासून दूर जाईल मग ध्यानही राहत नाही तो योगी व्यर्थ भटकतो त्यावर अलर्क म्हणाला योग्याला जे उपसर्ग विघ्न करतात ते मला विस्ताराने सांगा श्री दत्तांनी सांगितले हे राजा तू ते उपसर्ग ऐक देवांना अभ्यास आवडत नाही ते असे उपसर्ग दाखवितात त्या उपसर्गाची लालूच योग्याला लागली की योगाची रुची उडते व भोगाची रुची वाढते त्याला काम्य फार गोडी लागते मग तो अनुष्ठानाने वगैरे गोष्टींची आवड धरतो देव त्यांची फळे शिघ्र देतात त्यानंतर त्याला द्रव्याची लालसा वाढते ते मिळाली की तो भोगांची इच्छा धरतो त्याला देव अनुकूल होतात विपुल द्रव्य देतात सुंदर स्त्रिया अनुकूल होतात आणि ते भोग बळही मिळते विविध कामना उठतात त्या देव पुऱ्या करतात त्याला अधिक भोग व दिव्य भोगही मिळतात इच्छा होताच लक्ष्मी मिळते संकल्प करताच फळ मिळते प्रयत्न न करता विद्या प्राप्त होते आणि अनाया जय हाती येतो त्याला इंद्रजाल म्हणजे जादू मंत्रजाल व तंत्रजाळ साधते यंत्रजाळ सफळ होते आणि भरपूर कीर्ती मिळते तो मग राज्याची इच्छा करतो देवत्वाकरता याग करतो ते सर्व सफळ होतात कधीही उणी राहत नाही त्याला स्वामित्वाची इच्छा होते व रसायन क्रियेची व किमयांची चाड तो धरतो ते सर्व साध्य होते मला लोकांनी मान द्यावा लोकांनी माझी पूजा करावी अशी भावना तो मोहाच्या आधी न होऊन धरतो लाभ व्हावा अशीही इच्छा तो करतो किंवा तो भोजन उत्तरोत्तर कमी करतो व आपन अनशन असल्याची लोकात प्रसिद्धी करतो लोकांच्या मनाचे आकलन व्हावे ह्या उद्देशाने तो स्वैरगमन इच्छितो योगसिद्धीच्या सामर्थ्यावर देवता मंत्राची सिद्धी नवीन कर्मांची प्रसिद्धी अशी बरीच बुद्धी चालवतो तो लोकांना भूत वर्तमान भविष्यकालांचे ज्ञान सांगतो एकूण लोकांमध्ये मान मिळावा अशी लालसा वाढते हे सर्व विघ्न असून योग नाशक आहेत हे सर्व हे सर्व सोडून दिल्याने योग साधन होते असे उपसर्ग उठतात त्यामुळे जरी नाना भोग मिळतात तरी योग निष्फळ होतो आणि तपोभंग होतो ज्ञानी माणसाने मनाशी विचार करणारी ह्याचे भय लक्षात घ्यावे व केव ध्यानात रत व्हावे भाव ठेवला की विघ्ने नाहीशी होतात, व प्रवृत्ति स्वभाव भाव बढ़ा बदलते हाथी आदि की वेदशास्त्र ज्ञात होतात, कविता करता व शिल सर्व भाषमाते योगीजन हिला प्रतिभा नावा एक मोठेच विघ्न है सर्व शब्दार्थ ज्ञान होते दूरचे बोलने ऐकू ये या सिद्धीचे नाव श्रवण असे आहे हि योगात विघ्न आणते सिद्धी झाली की योग्याला देवता दिसतात ही सिद्धी योगाचा विध्वंस करते कशाचाही आधार न घेता योगी अवकाशात फिरतो पाहिजे तसा वावरतो या सिद्धीला विभ्रम असे नाव आहे तिनेही योग अंतरतो सर्व होते मन कोठेही अडत नाही या सिद्धीला आवर्तक असे नाव आहे हेही मोठे विघ्न आहे देव या सिद्धी देतात व योगी त्यांना भूलतात त्यामुळे ते संकटात पडून प्रगतीला मुक्तात राजाच्या दर्शनाला निघाल्यावर मार्गात अनेक पदार्थ पाहण्यात येथेही आहे जे सिद्धी पाहून तेथेच फसतात ते आत्मदर्शनाला मुक्तात जो इकडे तिकडे न पाहता मोहाने न फसता सिद्धीफलाचा अवघेर करतो तोच स्वात्मदर्शन घेतो ईश्वरावर पूर्ण निष्ठा ठेवून अभ्यास केला म्हणजे योगी अभक्त फसतो त्याप्रमाणे फसत नाही योग्याने अभ्यासाने प्रत्याहार साधल्यावर धारणेचा सा अभ्यास ठेवावा वार पृथ्वीवर धारणा ठेवली की योगी स्थूलपणा सोडतो व पंचगुणात्मसात करतो पायापासून गुडघ्यापर्यंत चतुरस्त्र पिवळे व बम बिजाने युक्त अशी योग्यांना मान्य भूधारणा आहे गुढद्यापासून नाभीपर्यंत मनुष्याच्या आकाराची उदकाप्रमाणे श्वेत व लमिजा युक्त अशी योगी लाल वगार आहे हृदयापासून भ्रुमध्यापर्यंत ध्वजाच्या आकाराची धुराच्या वर्णाची यम युक्त, युक्त वातधारणा आहे भ्रुमध्यापासून ब्रम्हरंध्रापर्यंत नीलवर्ण हम बिजाने युक्त आकाशधारणा आहे ह्या धारणा केल्याने योग्याला सूक्ष्मपणा येतो मग सहजच निर्विकारता येते या पाच धारणा झाल्यावर चंद्रदेवतेच्या धारणेने मनाला ध्याने निर्गुणता येते बृहस्पती ही जिची देवता आहे जिला निश्चयात्मता आहे त्या बुद्धीचे चिंतन केल्याने संकल्प विकल्प उठत नाहीत या सात धारणा केल्याने योगी राणा सूक्ष्मपणा सोडतो त्याला पूर्ण विराग येतो त्याची विषयासक्ती जाते तो जितेंद्र या धारणा केल्यावर गंधाधिकांच्या वासना त्याच्या मनाला आठवत नाहीत तो इतर लोकांहून पूर्णत वेगळा होतो ज्याला गंध इत्यादींची आसक्ती असते त्याला पुनः जन्ममरण राहते योगीजीचे सेवन करतात ती गती त्यांना प्राप्त होत नाही या धारणा झाल्यावर योगी संगती करत नाही त्याची विरक्तता वशीकार असते आणि तो निर्विघ्नता सिद्धी घेतो या धारणा केल्याने योगी राणा मुक्ती संग होऊन स्वच्छंद आणि प्राणधारणा धारण करतो देवही त्याच्या चरणांचे वंदन करतात तो योगी अहमवादी होत नाही मग तो असत्यवादी कसा होईल त्याला अतिवादी म्हणतील तो ब्रह्मानंदी निमग्न असतो धारणेने सूक्ष्मता कळली की वशपणा सहज येतो वस बसले म्हणजे आसन जिंकले प्राण जिंकला आणि त्याचाच प्रत्याहार उत्तम झाला म्हणून सात धारणांचा सतत अभ्यास करावा त्याच्या हाती सिद्धी येऊनही तो स्थित प्रज्ञ होईल योग्याने जरी आसन जिंकले वायू स्वाधीन केला तरी सिद्धींना पाहून तो फसून जातो विलासी पुरुष ज्याप्रमाणे विलासिनीला भुलतो त्याचप्रमाणे योगी त्या सिद्धी तत्काळ अभ्यास सोडून भूलतो ज्याप्रमाणे विश्वामित्रमाणे सिद्धी पाहून योगी भुलून जातो म्हणून सावधान होऊन सिद्धी सोडून द्याव्या आपले साधन जे ध्यान ते अचूक सांभाळावे सिद्धींचे फल निष्फळ असते म्हणून चित्त निर्मल करून ध्याना श्री श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितेमत्मस्िशति तमोध्यायदत्ता ल्लभ नेयाज